अंतकरणाच्या संपदेला शोधा स्वतच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा त्याला रिकामे राहू देऊ नका जीवन गांभीर्याने जगा तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फार थोडा राहिला आहे बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुरफटून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि याहीपेक्षा वाईट स्थितीला सामोरे जावे लागेल धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात येईल स्वतच्या बळावर उभे राहा आणि वेळच आली तर संपूर्ण जगाला आवाहन द्या यामुळे तुमचे नुकसान होणार नाही सर्वश्रेष्ठ महानते मध्येच संतुष्ट रहा। इतर लोक भौतिक संपदेच्या मागे धावतात तुम्ही अंतकरणातील संपदेचा शोध घ्या